प्रधान नावाचं आहे ते तत्व जगाचं कारण होऊ शकणार नाही कारण ते अचेतन आहे कारण आपण पाहिलं प्रधान कारण व्हाय चेतन कारण व्हा किंवा ईश्वर कारण व्हा अशा त्रोचा आपला विचार तर संख्येने आणखी एक युक्ती आपल्या होती की ज्या प्रमाणे एखाद्या तर अग्नीच सगळे गुरु जोखंडाच्या गळ्यात उतरतात लाल होतो कृष्ण होतो त्याप्रमाणे अग्निच्या संयोगाने त्याप्रमाणे हो प्रधानाला साक्षीच्या संयोगाने हो सर्वज्ञता येईल प्रधान जो आहे त्या प्रधानाला आत्मधा जो साक्षी पुरुष आहे त्या पुरुषाच्या संयोगाने पुरुषाचं चैतन्य प्रधानामध्ये हो येतं आणि पुरुषाचं चैतन्य प्रधानामध्ये हो आल्यानंतर त्याला सर्वज्ञता येते आणि सर्वज्ञता आल्यामुळे त्याला जग उत्पन्न करण्याचं सामर्थ्य मिळत असं सांख्याने एक युक्ती पुढे ठेवली वेगान म्हणतात जर त्याचे गुण पुरुषाचे गुण प्रधानात उतरल्यामुळे जर त्याला जगन निर्मितीचं सामर्थ्य येत असलं अर्थ असा की प्रधान हा जगन निर्मितीचं साधन नाही किंवा जगन निर्मितीचं मूळ नाही ज्याच्यामुळे सामर्थ्य आलं तोच कारण मानलं पाहिजे आता हे चाललंय काय प्रधान कारणा शक्य आपल्या तृप्तीने नक्की करून घ्यायचं की ह्या जगाचं कारण चेतन आहे आणि ते चेतन त्याला ईश्वर असा आपण म्हणतो ईश्वर त्याला वाच ईश्वर असतो आणि लक्षात तोच ब्रह्म असतो अशी आपली एक सरमी ठेवून त्यामुळे ईश्वराची उपासना करायची असते आणि ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असतो अशा पद्धतीने आम्ही काही ठरून घेतले की ईश्वराच्या अन्यायप्रमाणे वागायचं ईश्वराच्या अवताराची उपासना करायची आणि ब्रह्माचा अनुभव घ्यायचा किती छान वाटणे आणि ही वाटणे एकदा कायम लक्षात राहिली की आपली जीवन पद्धती आपल्याला साधना पद्धती बसवून आणि अशी साधना पद्धती बसवून घेतली की पुढचा प्रवास फाचव त्यातून एक निर्णय फक्त तोच आता व्हायचा तोच निर्णय की प्रधान हे तत्व सांख्यांचं अचेतन किंवा जडा असल्यामुळे हो ते जगात निर्मितीच कारण होऊ शकणार नाही आणि त्यांनी आता एक आणखी एक युक्ती ठेवली की पुरुषाचे गुण प्रधानात उतरत असल्यामुळे हो त्या गुणांच्या सहाय्याने तोच प्रधान जग निर्माण करू शकेल असं म्हटलं तर त्याचं स्पष्टीकरण आहे की ज्या पुरुषाचे गुण प्रधानात उतरतात तोच पुरुष जगाचं कारण मानलं पाहिजे त्यांची मला आहे की प्रधानाला ते अचे मानतात पण पुरुष आहे तो नंतर चेतन मानतात आणि त्या पुरुषाला जगत कारणात तो न देता त्या प्रधानाला ता जगत कारण देता आता असं त्यांनी का करावं त्यांचा विषय पण त्याने अशा पद्धतीने मागणी केली आणि त्यावेळेस मतभेद झाले होते मतभेद हाच कारण आता तुझे म्हणतोच की ब्रह्माला सुद्धा वृक्ष वृत्तीनं सर्व शुद्ध होत नाही कारण त्यावरती क्रिया नृत्य करून ब्रह्म ज्ञानेकरीचे वाटत प्रथं बारणा नाही त्याचे समाधान असेल ब्रह्म करत असेल तर जग निर्माण करणं ही ब्रह्माची क्रिया आहे त्याची क्रिया सुद्धा नित्य असली पाहिजे त्याची क्रिया जर नित्य असेल तर जग सुद्धा सतत असायचं तसंच काय असलं पाहिजे जग काही कधी दिवस उत्पन्न होतो काही दिवस टिकत काही दिवसांना नष्ट होत असं होणार नाही पण ज्या अर्थात असं होत त्या अर्थी त्याची क्रिया आता आपल्या लक्षात आलं काय पद्धतीनं चालू आहे हा आक्षेप आहे ज्ञानिक रिती बाकी स्वतंत्र राहणार नाही त्याचे समाधान असेल आता तुला असं विचारतो की ब्रह्माची ज्ञानक्र नित्य असे मानले तरी ब्रह्माच्या सर्वज्ञाना धक्का घेतण्याचं कारणच काय त्याचं सर्वोत्तर आहे की एखाद्या माणसाने तुम्ही आम्ही धरूया आजमध्ये जेवढंच ज्ञान असायचं तेवढंच ज्ञान आहे पण काहीच बोललो नाही मला ज्ञान नाही असा त्याचा अर्थ होतो एखाद्या विषयात मी त्याच नाही अशी करणार का मी काहीच बोललो नाही बोललो तरच तज्ज्ञ आहे बोललो नाही तर तज्ज्ञ नाही असा त्याचा अर्थ होतो त्याचं ज्ञान नावाची गोष्ट कायम त्याच्या आहे जग निर्माण केलं म्हणून ज्ञान आहे आणि जग नाही निर्माण केलं तर ज्ञान नाही अशी परिस्थिती होणार नाही काल एका म्हणाल आतापर्यंतच्या पहिल्या दिवशी म्हणजे पन्नास पन्नास किलोग्राम फक्त ब्रह्मसूत्र होती आता पन्नास किलोग्राम पासून एक ग्रामच्या डोस पर्यंत डॉक्टरांची भाषा एक ग्रामच्या डोस पर्यंत जायचं पण एक ग्राम डोस सहन होईल की नाही याबद्दल मला शंका वाटते जरी तो चर्त डोस असला तरी तो एक ग्रामचा डोस सहन होण्याची शक्यता फार कमी आहे असं तर आपण दीड तास करत राहिलो तर कसं काय होईल मी तर म्हणालो की घरची आठवड झाल्याशिवाय समाप्ती तेच विचार जास्त काहीतरी करणे नित्य असताना आहे म्हणून त्या संबंध स्वतंत्र सूर्याला उष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी असतात आणि सूर्य ताप देतो सूर्य प्रकाशित करतो ते ज्याच्याशी संबंधाला तर ताप देतो ज्याचा सूर्याशी संबंध येईल त्याला तो ताप देईल किंवा त्याला ते प्रकाशित करीत जर ताप द्यायला कोणीच नसलं तर त्यामुळे तो ताप देतो हे कोणाच्या दृष्टीने जो ताप करून घेतो त्याच्या दृष्टीने ताप करायला कोणीच नसेल तर तो ताप देतो असं म्हणायला प्रमाणात आहे अशा पद्धतीने एक विचार करत गेले तर ब्रह्म हे ज्ञानदृष्टीने स्वतंत्र आहे जर निर्माण केलं त्यांनी तरच त्याला ज्ञान आहे नाहीतर त्याला ज्ञान नाही असं नाही म्हणून त्याच्या सर्वज्ञ त्याला धक्का असं ते गुण मग सर्वज्ञ सर्वसाक्षी व्यापक इत्यादी इत्यादी ते मी आहे त्यामुळे ते मी असल्यामुळे मी सुद्धा सर्वज्ञ आहे कोणत्या दृष्टीने सर्वज्ञ त्याचा आपण काय विचार करायचं सर्वज्ञ कशाला म्हणायचं आणि एकदा सर्वोज्ञतेविषयीचा आमचा चुकीचा विचार बाजूला झाला की आम्ही सर्वोज्ञतेकडून सर्वोज्ञतेची कोणाकडून सुद्धा अपेक्षा करणार नाही हल्च्या सर्वोज्ञतेची कोणाकडूनही अपेक्षा करणार परंतु उत्पत्तीपूर्वी ब्रमाणाचा कोणत्याही ज्ञानाच्या विषयाशी संबंध नसतो म्हणून हे उदाहरण गरज लागतोय असं तुझ्या म्हणण्याचं बरोबर नाही कारण प्रकाशन हे क्रियापद आहे तसे कर्म सूर्य करीत नसताना सुद्धा सूर्याच्या प्रकाशनाचा उल्लेख केला आहे सूर्य मी आता प्रकाशणार आहे असं म्हणून तो प्रकाशतो का मी आता प्रकाशणार आहे असं म्हणून तो प्रकाशत नाही तर हा त्याचा धर्मच आहे त्यामुळे सूर्य हा प्रकाशनाची क्रिया करतो हे म्हणणं बरोबर नाही असं कोण म्हणतो जो प्रकाशित होतो तो असं मानतो की सूर्याने मला प्रकाशित केलं पण सूर्य मात्र मी प्रकाशित करतो असं समजत नाही तसं ब्रह्माच्या सत्तेवर जग निर्माण हो पण ब्रह्म मात्र जग निर्माण झालं समजत नाही पण तिथे समजायला कुणी नाही समजून घ्यायला तिथे कुणी नाही दृष्टांतात की जमिनीच्या दृष्टीने मृगजळाला अस्तित्वच नाही जमिनीकडून जो मृगजळाकडे पाहिलं अशी कल्पना करूया जिथे मृगजवळ दिसत आहे ती जागा मला सापडली अशी कल्पना करूया सहसा ती जागा सापडत नाही कारण आपण मृगजळ जगाला गेलो तिथे लाल अशी कल्पना करूया की जी मृगदळ आहेत जिथे दिसतो ती जागा मला सापडली त्या जमिनीवरून जे झोपलो तर जमिनीवरून झोपल्यानंतर ते मृगजळ मला तिथून दिसेल का म्हणजे जगडीच्या दृष्टीने मृगदळ अस्तित्वात नाही तसं ब्रह्माच्या दृष्टीने जगत अस्तित्वात नाही मग जगत प्रकाशित ब्रह्माने केलं असं कोण म्हणतो जगतात राहणार वाजव आणि जगदरूप असणार वाजव जी रूप तोच म्हणतो की ब्रह्माने जगताचं प्रकाशन केलेलं आहे ब्रह्माला आपण जगताचं प्रकाशन केलं असं चुकून सुद्धा वाटत नाही तो मी ते ब्रह्म मी आहे त्यामुळे मी सुद्धा संसाराचं प्रकाशन केलंय असं मला वाटत नाही म्हणून दृष्टीने संसार नाहीच जसं ब्रह्माच्या दृष्टीने जगत नाहीच तसं माझ्या दृष्टीने संसार नाहीच शक्यता रोज असे तलाखे खात असताना रोज इतके त्याचे छळ सोसत असताना संसार नाहीत असं म्हणणं हे फक्त वेड्याला शोधणार आहे त्यामुळे पिस्टोल फार्मार्थी जगामध्ये वेडे ठेवलेले असतात यात अजिबात शंका नाही तर या वेळामध्ये मोठं शहाणपण आहे अजून वेळ आहे त्या वेळामध्ये फार मोठं शहाणपण आहे आणि यालाच म्हणजे अजिबात आहे अजात वाद तो जमिनीच्या दृष्टीने मृगजनक झालेलंच नाही बाहेरून बघणाऱ्याच्या दृष्टीने जमीन मृगजळ अध्यक्ष आहे आणि एका दृष्टीने विचार केला तर मृगजळ जमीन रूप आहे कारण अध्यक्ष नियमित अध्यक्षानुरूप असता आहे जी भाषा एकच आहे घडतं तेच घडत तीन पद्धतीने आपण समजून घ्यायला गेलो की तीन वाद निर्माण होतात एक वाद आणि एक सर्व ब्रह्मवाद असे तीन वाद निर्माण होतात घटना एकच आहे पण ती घटना पद्धतीने पाहिली की तिचं स्पष्टीकरण तीन पद्धतीने होतं त्याचे निर्णय तीन वादांची नाव चालतात आता या धर्मार्थ जे असे तीन प्रकारांनी बांधणी केली जात असल्यामुळे अनेक साधक किंवा अभ्यास करणार कुठेतरी गडगडतात कुठेतरी घोटाळतात एकदा असं सांगतात एकदा असं सांगतात एकदा असं सांगतात त्याचा सगुण निर्गुणाचा आम्ही सगुणाचा अभ्यास करावा निर्गुणाचा करावा सगुणाचं चिंतन करावं निर्गुणाचं एका मुलीने मला विचारलं की सगुण निर्गुण त्या मुलीला लग विचारलं तुझं नाव काय हो तिने सांगितलं भाग्यश्री माझं नाव तुझं आठ नाव काय हो तिने सांगितलं पाटील आता तुला मग प्रश्न विचारला तू मुलगी कोण आहेस भाग्यश्री कोण आहे पाटील पाटील कोण आहेस आता तुला तिनीतलं काही म्हंटल तरी सात तू तूच आहेस तुला काही म्हटलं मुलगी म्हटलं तरी आहेस भाग्यश्री म्हटलं तरी आहेस आणि पाटील म्हटलं तिने तिने तुझ्या ठिकाणी एकवटलेल्या असल्यामुळे तू स्वतःला तीन समजतेस काय हा तीन कारणाने तीन कारणाने तू जर स्वतःला तीन संघ नसशील तर मग सगुण आणि निर्गुण अशा दोन शब्दांमुळे जे मूळचं तत्व आहे ते मूळचं तत्व दोन होत नाही आणि जे संतांचा निर्णय असतो नेहमी आणि म्हणून सगुण म्हणजे निर्गुण मग मी एक भाषा असते असं इकडच्या पोटावर इकडच्या बोटावर इकर इकर, इकर, गर, इकर। ते म्हणत आहे इकडचं इकडे इकडचं इकडे संत नेहमीच त्याचा करत असतात हे सगुणाच्या भाषेत बोलायचं एकदा निर्गुणाच्या भाषेत बोलतात त्यानंतर प्रश्न पडतो त्यांना खरं काय म्हणायचं आहे त्यांना दोन्ही म्हणायचं असतं आणि त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखंच असतं कशात काही फरक नाही फक्त एक सगुण जी काय आहे सोय आहे एक व्यवस्था आहे आणि सोय आणि व्यवस्था या दृष्टीने आम्ही सगुणाकडे पाहिलं की त्या सगुणाच्या आड दडलेलं निर्गुण आहे ते सगुणाच्या आड दडलेलं निर्गुण आपल्याकांना ठसून राहायला जास्त आणि ते ठसून राहायला जे निर्गुण आहे ते निर्गुण सगुणाच्या रूपाने दिसलं तरी काही पुरवत नाही कारण शेवटी भावना केलेली आहे निर्गुणावर सगुणाची भावना केलेली आहे धर्माची दुर्वेळी असं म्हणलं तर ब्रह्माला विक्षुम कृषी आहे असं सांगणार शेवटी जास्तच बोध होती आता तू विचारशील की उत्पत्तीपूर्वी कोणते कर्म ईश्वर ज्ञानाचा विषय होते ज्या वेळेला जगताची उत्पत्ती झालेली नाही त्यावेळेला ईश्वराला कशाचं ज्ञान होतं तर ज्ञान करून घेण्यासारखं काही नाही ज्ञान करून घ्यायला विषय लागतो एखाद्या ज्ञानाला काय लागतो नेहमी हे विषय जो असला तरच होणारं ज्ञान जे आहे ते विषयाशिवाय होत दोन प्रकारचं ज्ञान असतं होणारं ज्ञानाला असणारं ज्ञान हे जर लक्षात आलंच होईल होणारं ज्ञान ज्ञान हे नेहमी पाच ज्ञाने वृत्तीद्वारा होत असतं आणि असणारं ज्ञान ज्ञानेंद्र वाचून आणि वृत्ती वाचून सुद्धा असायचं तसं असत हे जर लक्षात आलं तर शुद्ध ज्ञान म्हणजे काय हे कळेल आणि शुद्ध ज्ञानाच्या संदर्भात दुसरा जो शब्द वापरला जातो तो त्याला खाली कळत नाही आपण म्हणू आता भाषेत बोलायचं असेल तर भेषळ असलेलं ज्ञान भेसळ घरी न्या आहे ती ज्ञानरूपाला भेसळ घरीत आहे म्हणून जे आणि जे होणारं रह ज्ञान आहे त्यामध्ये घुसळ होते कशाची दोन गोष्टींची घुसळ होते एक ज्ञाता एक नै ज्ञानामध्ये ज्ञाता आणि नेहर याची भिसळ झाली की त्याला विशेष म्हणतात आणि भिसळ काढून टाकली जर निर्विषय आणि निर्विशेष असतात अशा तऱ्हेची जी परिभाषा आहे ती परिभाषा एकदा समजून घेतली की जे वाचताना किंवा अभ्यास करताना मनामध्ये जे गोंधळ होतात ते गोंधळाचं हळूहळू हळूहळू हलो हलो अवकाश रोज त्याच्यावरचे धूळ रोज त्याच्यावरती धूळ झटकली पाहिजे रोज त्याचा हात फिरले पाहिजे आणि रोज हात फिरण्याला म्हणतात अभ्यास आणि अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही अभ्यास केला तर अभ्यासात अवघड असतात प्रकाशन हे जसे सूर्याचे सहज रूप आहे तसे ज्ञान आहे ब्रह्माचे सहज रूप असल्याने त्याला ज्ञानाच्या साधनांची गरज आहे आम्हाला सगळं आहे की ज्ञान व्हायचं असेल तर ज्ञानाची साधन आवश्यक असतात ज्ञान डोळा पाहिजे मन पाहिजे डोळा आणि मन असल्याशिवाय आम्हाला ज्ञान होणं शक्य नाही कारण मात्र डोळ्या मनाची गरज नाही कारण ते ज्ञान रूप आहे आम्हाला ज्ञान व्हावं लागतं त्याला ज्ञान व्हावं लागत नाही ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे जसं उष्णता आणि स्वरूपच आहे तसं ज्ञान हे ब्रह्माचं स्वरूपच आहे आणि ते ज्ञान मी आहे ते ज्ञान मी आहे म्हणून मला होणाऱ्या ज्ञानाचा आणि अज्ञानाचा स्पर्श सुद्धा नसला तरी मी ज्ञानरूप होणाऱ्या ज्ञानाचा मला स्पर्श असण्याची गरज नाही अज्ञानाचा स्पर्श होणं शक्य नाही आणि दोन्ही नसताना मी आहे तर माझं स्वू कसं आहे ज्ञानरूप हे माझं मी ज्ञान आहे मला ज्ञानी व्हायचं नाही मला काय व्हायचंय ज्ञानरूप व्हायचंय हे ह्या शब्द प्रभूला सुखी व्हायचं नाही मला सुखरूप व्हायचं मला ज्ञान व्हायचं रूप व्हायचंय हे निर्णय हेला ठरलेला असले की आपल्याला काय व्हायचंय आणि माहीत नाही आणि हे माहीत नसेल तर मी मी ज्ञाने होण्याचा प्रयत्न केले आणि ज्ञाने होण्याचा प्रयत्न सुरू झाला की ग्रंथांचा प्रचंड ढिगार आम्हाला लागतो सुखी व्हायचा प्रयत्न सुरू झाला की विषयांचा प्रचंड संग्रह असावा लागतो सुखी होण्यासाठी विषयांचा संग्रह लागतो ज्ञाने होण्यासाठी नेयांचा संग्रह या सगळ्याच्या अजिबात आवश्यकता नाही जर मी ज्ञानरूप जायची आवश्यकता अजिबात आवश्यकता नाही खरं आहे का अजिबात आवश्यकता खरं आहे का आता वास्तविक मी ज्यानरूप असताना मी ज्यानरूप नाही असं ज्या कारणाने मला वाटलं ती कारण दूर करण्यापूर्त शब्द वाघण ग्रंथ आवश्यक आहे आणि दूर झालं किंवा शब्द बांधवायची किंवा ग्रंथ बांधवायची अजिबात आवश्यकता नाही ईश्वराला शरीराला तिकांची गरज नाही मग त्याच्यात जाणारा प्रत्यबंध करणारे काही नाही ईश्वराजवळ खपप्रतिहार था सामर्थ्य असतं त्याला शब्द त्यासाठी वापरणार सामर्थ्य त्याने एवढा जोर निर्माण करायचं ठरवलं था की त्या ठरवण्यामध्ये कोणताही अडथळा कोणालाही आणता येत नाही तुम्ही आम्ही एखादी गोष्ट ठरवावी एखादी गोष्ट तुम्ही आम्ही ठरवावी कितीतरी अडथळे कितीतरी अडथळे इथे राहायचं ठरवाव साथी दिवस इथे साती दिवस राहायचं ठराव त्यामध्ये सुद्धा कितीतरी अडथळे आणि कितीतरी अडथळे असतात पण ईश्वरानं अप्रतिहत सामर्थ्य आहे आणि अप्रतिहत सामर्थ्य असल्यामुळे त्याला सर्व शक्तिमान असं नाव आहे आणि असा जो ईश्वर आहे अप्रतिहत सामर्थ्य असलेला तो करतून अकर्तून अज्ञाता करतो अशी शक्ती आहे म्हणून तो शरण म्हणून तो शौर्याय आणि आम्ही सगळेजण शरण आत आता ही जी त्याची शक्ती आहे करतो ना करतो न करतो ही त्याच्या संकल्पाने त्यांनी वापरायची असते आम्ही मागायची इथेच तर सगळ्या गटा फार गटायचा की त्याच्या इच्छेने त्याच्या योजनानुसार तो त्याची ती शक्ती केव्हा तरी वापरतो वाद नाही ती त्यांनी शक्ती वापरली की आपल्याला काही चमत्कारांचा अनुभव येतो या शंका नाही पण तकी, त्याची शक्ती त्याने त्याच्या इच्छेने वापरलेली असते त्याने त्याच्या इच्छेने शक्ती वापरलं वेगळं अरे आम्ही त्याच्याकडे काय मागण शीट मागण भीक मागणं ह्याच्यात जबरदस्त कथा दोन गोष्टीमध्ये किती का आम्ही त्याला शरण शरणागत आहोत आम्ही शरणागत असल्यामुळे त्याने त्याच्या इच्छेने आमच्या एखादी अडचण दूर तो त्यांनी त्याची ते शक्ती वापरली आमची अडचण दूर केलेली आहे त्याचा अर्थ मी सतत ते मागत राहावं असं मी जे सारखा चमत्कार सारखे जे असतात त्याचं एकच कारण आहे आणि मागून काहीतरी जे होत त्याच्यामध्ये फार मोठा मोठा आणि मागून जे आम्ही एखादी गोष्ट माग म्हणजे अपेक्षा करतो त्यावेळेला त्याची कृपा आहे ती त्याची कृपा आमच्यावरती त्या मागण्यामध्ये समजून जा ईश्वराचा नियम आहे हे एका कडक कायदा आहे तुम्ही ज्या भावनाने मला असता त्या भावनाने मी तुम्हाला तो म्हणतो तुला जे पाहिजे ते मी दिले ना आता तुला माझा संबंध संपलेला आणि असा ईश्वराचे सतत संबंध तोडत राहणं हे भक्ताच खऱ्या अर्थाने लक्षण नाही भक्ताच्या खऱ्या अर्थाने नाही की तिच्या बाबतीत असं म्हणतात समजा मी प्रवचन करून मला जर कीर्ती हवी असेल आणि ती कीर्ती मिळाली ते ईश्वर मला म्हणतो ज्यासाठी तू प्रवचन केली असते तुला मिळाली की नाही आता तुला माझा संबंध नाही मग तुझ्याकडून माझ्याकडून तुला मिळण्याची शक्यता नाही असं असं ते सगळं खतर आहे मग प्रवचन करून कीर्ती मिळेल प्रवचनातून लोकप्रियता मिळेल प्रवचनातून पैसे सुद्धा मिळतील आणखीन काय काय वापरते होईल पण त्यासाठी प्रवचन असतात तेच फक्त नाही काय राहायचं शुल्लक आता रुपयांना शुल्लक आहे अशी ईश्वराची व्यवस्था आहे पण ईश्वराची जी करतो वापरतो म्हणजे करतो शक्य आहे ती आहे ह्यात अजिबात शंका नाही पण ती त्याने त्याच्या इच्छेने वापरायची असते आणि भक्ताला भूषणा त्याने त्याच्या इच्छेमध्ये वापरणं हे भक्ताला आणि ती वापरण्यासाठी प्रार्थना करणं हे भक्ताला दूषण नामदेवराची कथा आहे की गुणाईचे बाळपण विठ्ठलाने केलं नामदेवांना समजलं की आपल्या पत्नीचं बाळंपण विठ्ठलाला केलं विठ्ठलाने केलं अतिशय वाईट वाटलं महाराजांना की विठ्ठला एवढा त्रास तू माझ्यासाठी का घेतला आता हे नामदेवराची विठ्ठलाकडे तक्रार एवढा त्रास तू माझ्यासाठी का घेतला आणि आमची विठ्ठलाकडे तक्रार एवढा सुद्धा त्रास घेता येत नाही का थोडा फरक पडला हा केवढा फरक पडला आणि हा जो फरक आहे या फरकामध्ये आमची खरेदी करीन म्हणजे काय आलं सुप्तपणा काय मागणीच आहे आमचं करीन म्हटल्यानंतर आगी सुप्तपणा करायला मागणीच आहे म्हणून ईश्वराचा सार्थ आहे कर्तुम अकर्तुम करतु शक्ती आहे तो त्याच्या इच्छेनुसार ती केव्हा तरी वापरतो त्याच्या अशा अपेक्षा नसते की आपण केलेल्या कृपाचा कृपेचा भक्ताने प्रचार करा अशी अपेक्षा आणि आम्ही त्या प्रचार हे सर्वस्व आम्ही आमच्या असं केलं त्यांनी मला असं केलं त्यांना असं झालं हे सगळ्यांना सांगू इच्छा हा जो प्रचाराचा भाग आहे त्या प्रचाराच्या भागामुळे भक्तीमुळे आज जे काही झालंय भक्तीच्या क्षेत्रात चरित्रांच्या क्षेत्रात जे काही झालं ते चरित्रा नाकोद तिथे जाताला काय दिसेल प्रत्येक चॅप्टर मध्ये चमत्कार आणि चॅप्टर वाचलेलं थोडं वाचल्याशिवाय मनुरूप शक्तीने त्याच्या क्रियेला सहजता आपण त्याचा धाप नसून पकडतो पाय नसून वेगाने चालतो डोळे नसून पाहतो कान नसून ऐकतो हे ईश्वराचं वर्ण त्याला कान नाही तरी तो ऐकतो कारण त्या ईश्वराच्या बाबतीत त्याला देह आहे विराट हाताचा एक ध्ये आता विराट शब्दाचा हात आहे ही अनंत सृष्टी आहे ती अनंत सृष्टी हाच त्याचा देह आहे त्यामुळे त्याला वेगळ्या ध्ये्हाची गरज नाही तुमच्या आमचे सर्वांचे कान हेच त्याचे कान तुमच्या आमचे सर्वांची नातं हेच त्याचं आणि ईश्वराच्या गाड झोपेला हा व्यापृत असं म्हणतात आता ईश्वराच्या जागृतीला उत्पत्ती असं म्हणतात ईश्वराच्या स्थितीला आता अशा पद्धतीने एक एक एक समजून घेतलेलं की ईश्वराचा ध्येय हा तुमच्या अंदाज सर्वांच्या अनंत सृष्टी मिळून ईश्वराचा ध्येय तयार झालेला असल्यामुळे ईश्वराचा ध्येय स्वतंत्र वेगळा असा ईश्वराचा देह अस्तित्वात नाही म्हणून ईश्वर हा सगुण आणि निराकार आहे शास्त्रामध्ये ईश्वर सगुण आहे आणि निराकार आहे स्वतंत्र स्वतःचा देह नाही पण निर्गुण निराकार आहे अवतार सगुण साकार आणि आमच्या समोरात हो त्या मूर्ती आहेत तुम्हाला उपासण्यासाठी काय उपलब्ध आहे मूर्ती उपलब्ध आहे आणि उपलब्ध असलेल्या मूर्तीमध्ये क्रमाप्रमाणे ते तत्व पाहत राहणं हे साधक असण तत्काचं काम आहे समोर ऊर्जी उपलब्ध आहे त्या मूर्तीमध्ये ईश्वर आहे त्याच मूर्तीमध्ये ब्रह्मही आहे वारकऱ्यांची एक निष्ठा की ते परत हेच परंत्रिटीवर उभा आहे बाकी काही चौकशी करायची नाही आणि एखाद्याचं भरलं कशावरून ते तुकाराला म्हणतात त्याचं तोंड सुद्धा बघूया तुकाराला मारायचं त्यामुळे मी तिथे काय आपली काही त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही आता याचा अर्थ इतका शंभर टक्के निश्चय आणि निश्चयाचा वेळ तुका म्हणे त्या पद्धतीने एक भक्तिशास्त्र तयार होत गेलंय आणि हे भक्तिशास्त्र असं आम्ही समजून की भक्ती आम्ही ज्ञान आहेत त्यांना फरक नाही हे आमचा आमच्या लक्ष आहे आता उपाधीच्या संदर्भात काही विचार आमच्या समोर आहे जीवात्मा ईश्वर भिन्न हे खरेच आहे परंतु ज्या प्रमाणे आकाशाचा घट कमंधर्वा इत्यादी एकाशी संबंध आहे त्याचप्रमाणे ईश्वर असा देहा समुदायाच्या उपाधींशी संबंध आहे आता याचा अर्थ असा की उपाधी भेदान नावावर बुन्न भेटणार जे बनणं टाकून राहतं त्याच ब्रह्माला आत्मा असं म्हणतात तो आत्मा जेव्हा बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतो आणि बुद्धीत प्रतिबिंबित झाल्यानंतर हा बेळ मी असं समजून राहतो तेव्हा त्याच आत्म्याला जीव असं म्हणतात ते ब्रह्म जेव्हा सर्व सृष्टीला व्यापून राहतं आणि सर्व सृष्टीला व्यापून राहिल्यानंतर त्या सृष्टीचं नियमन करत त्याच ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात आणि ईश्वर सर्व भेटाना तो एक भाग मुगळ ना हा तिसरा भाग असा विचार केला तर आत्मा ईश्वरजी तिने कुठे आहेत आत्मा ईश्वरणजी तिने माझ्या शरीरामध्ये आहे त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर जायची आवश्यकता नाही त्याला एखादं निवेदन सादर करण्याची निवेदन सादर केल्याशिवाय तुम्ही ज्या क्षणी ईश्वराकडे एखादी मागणी मागण्यासाठी देवाकडे जवळ जाणी त्याच्या आधीच त्याला कळवे कारण तो कुठे आहे ईश्वर सगळ्या गोष्टी माझ्या हृदयात तर आधीच उपलब्ध आहे आणि माझ्या हृदयात उपलब्ध असल्यामुळे मला काय पाहिजे हे त्याच्याकडे न जाता त्याला ठोक आहे तरी आम्हाला त्याच्याकडे गेल्याशिवाय चालत नाही समारंभ बोलत लागत आणि आम्ही देवळात ईश्वराच्या दर्शनाला गेलो किंवा अचानक वादळ सुरू होतात विजा पडकायला लागतात डोळ्या हायला लागतात घंटा वाजायला लागतात सिनेमात अशी सिनेमा देवदर्शन घडू मला असं वाटतं की देवदर्शन म्हणजे असं काही नाट्य पूर्ण थरारक असं काही असलं पाहिजे हा आणि अशा कल्पना जो करून आमच्या मनातल्या जात नाहीत विपरीत अत्यंत विपरीत कल्पना त्यात काहीही थरारक नाही त्यात काहीही नाट्य पूर्ण नाही सर्व होताना सर्व साक्षी आहे त्याच्यावर आमचा विश्वास नसतो सर्व साक्षी असं सा भोगायचं सा। आणि त्याला माहित असेल की नाही कोणाला <laughs> माहित नसलं तर माहीत करून दिलं पाहिजे म्हणून सांगायचं मागायचं सा। आता सा। एकीकडे सर्व साक्षी व्हायचं सा। आणि एकीकडे त्याला मागायचं याचा अर्थ त्याच्या सर्वसाक्षीत्वावरती आमचा विश्वास नाही शांत आहे पण विश्वास नाही प्रतिदिच प्रति सगळी भगिती आहे आणि भगिती असं जे एकच कारण आहे काय आहे त्याचा शास्त्रशुद्ध विचार जे वास्तव आहे त्याचा शास्त्रशुद्ध विचार केला की भगिती अजिबात नाही हा अत्यंत शांत निवांत भक्तीमध्ये सुद्धा तेवढी शांती आणि निवांत आहे जेवढा ज्ञानामध्ये आहे पण आणि तर जे आहे गोष्टी सर्वात जिथे जिथे तर जर तर गोष्टी आपल्याला उपाधूंशी संबंध आहे अशा पद्धतीने आपण उपाशी बघितला उपाधी बघितल्या तसं काय आपण नाही विचार महाकाश हटाकाळ घटाकाश वगैरे आपण अशा पद्धतीने विचारतो विषाला जेव्हा देऊ प्राप्त होईल तेव्हा त्याला त्या अवस्थेत जी इच्छा त्या देहाधिकारांची गरज आहेच आणि ते देहाधिक कोण देऊन देहा कोण सर्वांचे देह तुमचं आमचे देह हे त्याचं ध्येय सहस्त्र सहस्त्र शिषा पुरता आता आहे त्याचं समजून घेतलं आपण की त्यानंतर नवीन एक अधिकरण सुरू झाले आणि नवीन सूत्र सुरू झाले सूचवाची काहीतरी प्रस्ताव ती प्रस्तावना विधान जगाचे कारण आहे त्याला वेगात आधार नाही एवढ्या उच्चाराने खंडित झालंय आणि ब्रह्म जगाचे कारण आहे असे तर करता येतं याचा पुढे आता त्याचा विचार करायचा आता पूर्ण पक्ष असा नव्हतो की जगाच्या कारणासाठी एकशण क्रिया आहे असे म्हटलं असल्यामुळे अचेतन प्रधान जगात होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता तर ती एक अचेतन प्रधान सुद्धा होऊ शकते अजून सांगितलं हटायला तयार नाही आणि ते सर्व इतके लोक हटणारे सुद्धा नाही म्हणून ना, सांगितलं जास्त खंडन करण्याचं असेल तर ते सांगितलं केले मात्र त्याची रीत न त्याने रीत बसवून दिलेली कि प्रधान सर्वज्ञ कसा होईल एक भाग सर्वज्ञ झाला मिळतो जगाची निर्मिती कशी करू शकेल हा दुसरा भाग अशा पद्धतीने स्वतःची प्रक्रिया बसून दिली ती वेळ अशी आहे की नदीचा काठ असतो तो नदीचा काठ ढासळ होतो नदी माती जी असते नदीच्या काठाची ती नेहमी ढासळते तो असा बोलण्याचा व्यवहार होतो की नदीचा काठ ढासळू पाहत आहे नदीचा काठ आता ढासळू आहे नदीचा काठ ढासळू पाहत आहे या शब्द योजनेमध्ये हो जणू कोणी नदीचा काठ चेतन असल्यासारखा वाटतो वास्तविक नदीचा काठ आता मी ढासळ आणणार आहे हे त्याला काही कळत नाही पण तरी सुद्धा आम्ही म्हणतो नदीचा काठ ढासळू पाहत आहे कोण पाहतो मीच बघतोय नदीचा काठ ढासवतोय असं मी पाहतो पण मी त्या काठावर मात्र आरोप करतो की नदीचा काठ आता ढासळू पाहत आहे असं जसं युक्त आहे ह्या सगळ्या युक्त असे लोक म्हणतात जेथे काळ जरी अचेतन आहे तरी तो जाऊन चेतन असल्याप्रमाणे त्याच्याविषयी बोलले जाते त्याचप्रमाणे प्रधानाकडून सुट्टी निर्माण होईल असं म्हणायला अडचण म्हणून प्रधानाकडे सुट्टी निर्माण होते असं आमचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला मान्य करायला काय अडचण त्याने रिक्षण केले असे चितनाप्रमाणे पण दोन उत्तीर्ण म्हणता येईल त्याप्रमाणे कोणी दैनंदिन कार्यक्रमावर येईल स्नान जेवण करून बसून द्यावायला जाईल असं म्हणतो एखादा चेतन पुरुष म्हणतो की स्नान करून जेवण करीत आणि गाडीत बसून एखाद्या हा काठ असं म्हणतो की मी आता डासान त्याप्रमाणे हा प्रभाव जो आहे म्हणतो मी आता जग निर्माण करीन तिथे होडादा करा काही मर्यादा आहे का आपण सगळे ओडा ताण करून सगळं शेवटी गळ्यात बांधायचा आहे की जगत कारण चेतन आहे अचेतन नाही तुम्ही काय सगळ्याचा उद्देश काय आहे जगत कारण चेतन आहे अचेतन नाही एवढं संपलं की आमच्या कटीचं असं तुम्ही म्हणाल की हे जे इच्छण आहे ते मुख्य वृत्तीने केल्यास समजता दोन्ही वृत्तीने केल्या असं समजण्यास आधार आहे त्याचं उत्तर त्या तेजाने इक्षण केले त्या जगाने एकक्षण केले अशा ब्रोधीमध्ये त्याच्याकडे एकक्षणाचं कर्तृत्व दिलेलं आहे ते चेतन आहे का अचेतन ते तुझं अचेतन असेल आणि अचेतनाने एकक्षण केला असेल जर म्हटलं असेल तर प्रधानाने एकक्षण करायला काय हरकत नाही सुतीचा आधारने ते ज्याने एकक्षण केले आणि तुम्ही एकक्षण केले त्याला शिक्षण केले असा त्यांच्या संदर्भात जो दोन्ही वृत्तीने निर्देश केलेला आहे तसाच प्रधानाच्या बाबतीत असेल तर काय हरकत आहे आता तिथे त्याचं स्पष्टीकरण आहे तेवढं तिथे असं म्हणता येणार नाही कारण आत्मश्रोडीलाय आपल्या जो सोयीस्कर तेवढा भाग त्याचा उचलला आणि गैरसोयीचा भाग जेवढा सोडून पण नेमका जो त्यांचा गैरसोयीचा भाग आहे तो आता शंकराचार्याने त्यांच्यासमोर सूत्रकाराने त्यांच्यासमोर उभा केलाय आणि तुम्ही जरी सोयीस्कर असं म्हणत असला तरी ते आम्ही तसं चालू देणार मग त्यासाठी काय केलं त्यांनी कारण आत्मशब्द त्याच्या एकक्षण केलं असं जेव्हा म्हटलं जातं दलानं एकक्षण केलं असं म्हटलं जातं तर त्याच्या अगोदर आत्मा ह्या शब्दाचा उल्लेख आहे संदर्भ आत्म्याचा आहे आणि संदर्भ आत्म्याचा असताना जे पुढे म्हटलं जातं उल्लेख तेजानं एकक्षण केलं हेच दोन्ही व्यक्ती नाही आत्म्याने एकक्षण केलं हे प्रधान व्यक्ती आता काल वृत्ती दोन्ही हो वृत्ती आणि प्रधान वृत्ती हा काल शब्द आपण म्हणून ठेवलेला आहे ह्या जर लक्षात राहायला तर ठीक आहे नाही सगळं प्रवचन दोन्ही वृत्तीच होऊन जाईल आणि प्रधान वृत्तीच पर्वाच जाणं समाजची प्रधान वृत्ती आणि प्रवचन दोन्ही वृत्ती अशा वाटणी होऊन जाईल अशा तऱ्हेची वाटणी आहे समजून आलं दोन्ही वृत्ती म्हणजे आहे काय प्रधान वृत्ती होऊन जाईल तुम्ही म्हणतोस की सत शब्द अचेतन बघायला सूचक असून त्याला जलवरती जे आपण जोडू ते निष्ठण सांगितले का तो जोडीला आत्मशब्द वापरला ना उदाहरण श्रुतीने हे पूर्वी सत होते अशी सुरुवात केली आणि नंतर मग निक्षण केलं मग तेज निर्माण झालं तेजा केलं जल निर्माण झालं त्याला निरीक्षण केलं पण सुरुवातीला शुद्धी असं सांगते की पूर्वी फक्त सत होतो आणि ते आहे ते आहे तेच आनंद असल्यामुळे निक्षण कोणी केलं क्षण सत्य केलं म्हणजे आणि जेव्हा म्हटलं जात की जला निरीक्षण केलं तेजाने ते दोन्ही वृत्तीने असतं प्रधान वृत्तीने क्षण कुणी केलेलं आहे सत्नी केलं आहे म्हणजे पण जे सत्ता असतात तेच चे आनंद असत हे अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करताना फार लक्षात लक्षात आलं की त्याच्या पाठोपाठ जे ट्रॅक्टरवाला जे ट्रॉलिक आहे दोन ट्रॅलिया लागतात एक ट्रॅक्टर दोन राली आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं एक आयोजन दोष आहे ट्रॅक्टर दोन ट्रॅली त्याचं सत आलं की चित आलं आणि आनंद ह्याला ट्रॅक्टर म्हणायचं कथा ट्रॅक्टर चित आलं की सत आलं आणि आनंद आला आनंद आला की सत चित असं तीन स्वतंत्र कधीही राहतच नाही तिन्ही मिळूनच आहे पण आम्हाला तीन पद्धतीने सांगावं लागत्याचं कारण आहे सत असत्या दुःखाच्या व्यावृत्तीसाठी हे घडी आहे ही घरी एकदा लक्षात ठेवली की फार सोप्या होऊन जातात गोष्टी आणि या सगळ्या सोप्या गोष्टी करून घेण्याचं काम मात्र कठीण आहे सोप्या करून घेण्याचं काम कठीण आहे पण एकदा ते कठीण काम करून घेतलं की त्याच्यासारखं सोपं पुन्हा काय आता मी या तीन दिवसांमध्ये या जीवात्माच्या रूपांना प्रवेश करून मान रोपाने व्यक्त करीन असं कुठे म्हटलंय चे सत आहे त्या चेतन सतने असं म्हटलं की आता मी या तीन देवतांमध्ये प्रवेश करी आणि तीन देवतांत प्रवेश करून या जीवात्म्याच्या रूपाने प्रवेश करेन गोंड्या तीन देवतामध्ये ते जलामध्ये आणि पृथ्वीमध्ये या तीन देवतामध्ये मी जीवस्वरूपाने प्रवेश करीन आणि मग काय करेन नंतर नाम व्यक्त करीन अनेक नाम आणि मी व्यक्त करीन आता हे म्हणणं कोणाचं आहे सचचा आहे म्हणजे चेतनाचा आहे तेथे अचेतन प्रधानाने एकक्षण केले असे गौरव म्हणले तर प्रकरण असले ते सुसंगत असल्याने त्या त्या देवताने या वाक्यात त्या प्रधानाचाच उल्लेख मानला पाहिजे पण त्या देवता शब्दाच्या जोडीला आत्मा शब्द लावला जाणार नाही कारण जीव असा चेतन स्वामी व तोच प्राणानं धारण करता असे सर्वस्व मानले जाते म्हणून एवढी इक्षण कुणी केलं शिक्षण चेतनाने केलं प्रधान एकक्षण करू शकणार नाही म्हणून चेतन कारणवाद आहे शरकारणवाद चुकीचा आहे किंवा प्रधान आहे पुढे कारण आत्मा म्हणजे स्वरूप चेतन जीव अचेतन प्रधानाचे स्वरूप कधीच होऊ शकणार कारण आत्मा शब्दाचा अर्थ काय होतो आत्मा शब्दाचा स्वरूप असा अर्थ होतो आणि आत्मा शब्दाचा स्वरूप असा अर्थ केला की चेतन जीव हा प्रधानाचं स्वरूप कधी होणार नाही कारण प्रधान कसा आहे प्रधान अचेतन जीव कसा जीव चेतन आहे आता जीव चेतन हा तर तुमच्या हृदयासाठी ते माझ्यामध्ये जीव चैतन्य व्यापन आहे आणि हे जीव चैतन्य व्यापून असल्यामुळे मला कळत मला दिसतं मला लास येतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं कारण आहे की आतमध्ये जीव चैतन्य व्यापून आहे आणि जे जीव चैतन्य आहे ते प्रधान असं सुरू ना असणार नाही कारण तुमच्या शास्त्राप्रमाणे अचेतन्य जडा आहे सांग्यानं हे फार त्रासदायक होत गिरी एकदा म्हणून बसले खरे की प्रधान अचेतन जड आहे आणि तेवढ्या एकाच कारणाने त्यांना फार त्रास झाला आणि शंकराचार्याने नेमका तो त्यांचा जो वीद पेंड आहे तो सतत त्यांच्यासमोर अखंड ठेवलेला आहे हे कायदे कायदे पंडिताचं हे काम असतं कायदे पंडिताचं आणि शंकराचार्य कायदे पंडिताच काम करत शंकराचार्य महान भक्त आहेत स्त्रोत्रांचा विचार केला तर आता शंकराचार्य फार मोठे भक्त आहे तर तृपुरिषद वाघमयाचा विचार केला त्याचे जी भाष्य आहे ते मोठे वेदांती आहे आणि इथला विचार केला तर मोठे कायदे पंडित अशा पद्धतीने विचार केला तर एकच महान व्यक्तिमत्व किती पद्धतीने काम करू शकत हे आपल्याला कळेल आणि त्यांचं महानत्वाचं ते असंच आहे हे वाचताना असं वाटावं याला काय भक्ती भक्ती काय ठेवते हे अत्यंत कोरडे असले पाहिजे असं तरी सगळं वाचलं आणि मग ते खरंच आहे असं ते वाचलं तर असं वाटतं की अत्यंत कोरडा माणूस असला पाहिजे भक्तीचा ओलावा पुष्पुळेचा तो प्रवा वाचायला लागला असं वाटावं हे कसे असले पाहिजेत विरगळणारे पाहणारे असले पाहिजेत सतत अशा तऱ्हेची त्यांची आणि उपनिषद बांधवायच्या वेळेस की का भाष्य असायला हे पक्के वेदांती असले पाहिजे आणि इथे असं वाटतं की हे फार पक्के वकील किती फिगित असतील थोडास्ट आणि एकच व्यक्तिमत्व आहे एकच व्यक्तिमत्व किती पद्धतीने काम करू शकतं हे शंकराचार्यांकडे बघितलं आपल्याला आता हे कशावरून म्हटलं तर श्वेत कितीला उपदेश केला ते ब्रह्म तू आहेस असा श्वेतकी तूला सात वेळा त्याच्या उपदेश केला ते ब्रह्म तू आता अचेतनाला ते ब्रह्म तू आहेस उपदेश करता येईल का जर प्रधान म्हणजे तू असा असेल तर अचेतनाला ते ब्रह्म तू असं म्हणता येईल का किती वेळा या घडाला सांगा ते ब्रह्म तू ते ब्रह्म तू असं किती वेळा त्याला म्हणा संस्कार करा त्याच्यावरती काय होईल त्या घड्याळ्याचं त्या घड्याळ्याच काही होणार नाही त्याचं आचेतन काय करणार ते ब्रह्म तू आहे असं कधी समजावून सांगितलं जाणार नाही त्या अर्थी जीव आला श्वेतकेतूला ते ब्रह्म तू आहे असं समजावून सांगितलं त्या अर्थी श्वेतकेतीचा जीव चेतन असला पाहिजे आता त्यासाठी हे सगळी कल्पना आहे माणसाचं जीव चेतन असतो सांगायला काही श्वेतकेतूच्या उदाहरणाची गरज आहे का पण त्या अर्थीत ते ब्रुगमत्व आहे त्याला सांगितलं त्या अर्थीत त्याच्या देहाला काही ते ब्रुग्मत्व आहे असं सांगितलं नाही मग कोणाला सांगितलं सांगितलं नाही त्यातल्या आजमेला सांगितलं नाही त्याच्या जगाला सांगितलं सांगितलं आत्ताचं जो समजा बाहेर असा आहे की शेतकीच पाणी आहे ना शेतकीत पाणीदार आहे पण प्रत्येकाचं शरीर तुमच्या अर्थ पाणीदार तीन चतुर्थांश पाणी असत आणि इतकं पाणी असलेल्या शरीरामध्ये काहीच पाणी नाही त्याच्यात असं तुम्हाला करत अभ्यास करायला लागल्यानंतर सगळं पाणी आठवून जात आठवून जावं हे काही समजत नाही पण ते इतकं पाणी असलेलं अभ्यास करताना सगळं सगळं आठवून जात आणि तो पाणीदारपणा जो आहे तो सगळा पाणीदारपणा जोडून जातो शेतकृतला सांगितलं शेतकृतल्या पाण्याला तू ब्रुंग सांगितलं नाही जलाला सांगितलं नाही पृथ्वीला सांगितलं नाही कोणाला सांगितलं शेतकृत आम्ही सांगावं लागत तू ब्रुम्हाला फक्त जीव चैतन्याला सांगितलं तू ब्रह्म आहे त्याअर्थी हा उपदेश फक्त जीवाला असतो हा चैतनाला हा उपदेश नसतो मग mm. त्यांचीच इक्षण क्रिया नदीच्या हो काठात गौरी वृत्तीने असं म्हणावं कोणाशी प्रधानाची इक्षण क्रिया गौरी वृत्तीने आहे असं म्हणावं आत्मस्वरूपाची इक्षण क्रिया प्रधान वृत्तीने आहे आणि प्रधानाची इक्षण क्रिया गौरी वृत्तीने असा mm. त्याचा ज्याप्रमाणे पूर्वपक्षी अजून थांबलेला नाही त्याप्रमाणे ज्या प्रमाणे एखादा राजा आपल्या सेवकाविषयी बोलताना तो सेवक जो भारत निष्ठावंत असेल म्हणत तर तो म्हणतो हा माझा आत्मा आहे कोण म्हणतो राजा सेवकाला म्हणतो हा माझा आत्माच आहे असं का म्हणून आहे कशा संबंधित हा माझा आत्मा असा राजा करतो त्याप्रमाणे प्रधान अेत असले तरी ते आत्म्याची सर्व कामे करत असल्यामुळे आत्मा प्रधानाला असं म्हणेल की हा माझा जणू आत्माचा आहे म्हणून प्रधान हा जगाच कारण आहे किती ओढा करावी मला मर्यादा नाही कारण या सगळ्या ओढाटाणीतून एक कारण अखंड तोच म्हणणं की प्रधान हे जगाचं कारण नाही संपू लागला थोडं राहिलंय कारण किती वेळा आम्हाला की प्रधान जगाचं कारण नाही कारण है कि सामना आता पटना आम आम जरी पटला सर्व पक्षी पटत नहीं आत्म कार्य करते हैं संबंध आत्मा शब्दा दोनों वृत्ति ज्यादा राजा लड़ाई करना है तह करना है इत्या राजा पड़ते आत्मरूप पुरुषाला प्रधान मोक्ष प्राप्त करो पुरुष प्रधान जग नि करते म्हणून प्रधान प्रधान हा जगाचा निर्माण आहे अशा पद्धतीने थांबव आता त्याच्यावरती सूत्रकार उत्तर मिळतात तर निष्ठा मोक्ष प्रत प्रधानाची निष्ठा ठेवल्यानंतर मोक्ष प्राप्ती होण्याची शक्यता नाही कारण आत्मस्वरूपाची निष्ठा ठेवली तर मात्र मोक्ष अमकाश पडेल कारण जडपदार्थावर निष्ठा ठेवल्याने मोक्ष होण्याची शक्यता नाही आता मोक्ष त्याचे ठिकाणी निष्ठा ठेवणाऱ्या मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलं असायच आत्ता हा शब्द प्रधानला वापरता येत नाही तुम्ही किती जरी खटपट केली तरी मोक्ष कोणाच्या कुठे निष्ठा ठेवल्याला मोक्ष प्राप्त होतो आता काय दगडावर निष्ठ ठेवलेली काय मोक्ष प्राप्त होणार करायला आता दगडामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्यात दगडावरती चैतन्याची भावना करायची चैतन्याच्यावर जी निष्ठा आहे ती दगडाच्या रूपाने फक्त आम्हाला उपलब्ध तोच आहे ना सजाती याला सजाती उपलब्ध असते आणखी काय मुद्दा आहे का चेतन असतं त्या चेतनाच्या ठिकाणी निष्ठा ठेवली तर मोक्ष प्राप्त होणार जगाच्या ठिकाणी निष्ठा ठेवली तर मोक्षप्राप्त होणार नाही म्हणून प्रधान याच्या तुम्ही म्हणत असल्यामुळे प्रधानाच्या ठिकाणी निष्ठा ठेवून मोठ मिळण्याची शक्यता नाही म्हणून चेतन कारण मानला पाहिजे एकूण चेतन कारणवाद मानला पाहिजे एवढी गोष्ट अचेतन प्रधानाला आत्मशब्द वापरता येणार नाही कारण तोच आत्मा आहे या वाक्यात प्रकरणाची सुसंगत असं म्हणत ही श्वेपकी तू आहे ज्या वाक्यात मोठ मिळवून देण्यास अधिकारी असं जो चेतू श्वेपी तू त्याला सांगितलं ते सात वेळा सांगितलं त्या सात वेळामध्ये सार जे आहे तेच सत आहे तेच तू आहे जे सार आहे तेच सत आहे तेच तू आहे हे दृष्टात सांगू आहे साराची खांदी आहे झाड समोर एक मुरछा आहे त्या झाडाची फांदी काप आता झाडाची फांदी कापल्यानंतर कापलेली फांदी वाढते पण गुरचं जे झाड आहे ते सुलभ राहत कारण काय के रस आहे तो, तो गुळच्या झाडामध्ये रस आहे त्या रसाचा पुरवठा फांदीला असलेला तुटला आणि रसाचा पुरवठा तुटल्यामुळे फांदी वाढली पण रस जो तो सर्व झाडामध्ये घ्यापून आहे ते स्वतः आहे ते तू आहे अशा पद्धतीने ते कुंभरासुद्धी आहे किती बिया दिसतात शेकडो बियात असतात त्याचे एक बी वेळ काय दिसत काही नाही तरी त्यातून तर वृक्ष निर्माण होत म्हणून त्या बी मध्ये जे काही आहे ते तुला दिसत नाही तेच आता आहे